पुस्तक बापूंचे आशीर्वाद करिता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रास्ताविक आनंद तो हिंगो राणी यांच्या विनंतीवरून गांधीजींनी त्यांच्याकरिता नोव्हेंबर वीस एकोणीशे चौवेचाळीस पासून दररोजचे विचार लिहिण्याकरता सुरुवात केली आणि जवळपास दोन वर्ष हे काम सुरू आनंद तो हिंगो यांनी बापूची आशीर्वाद या नावाच्या पुस्तक रुपात प्रकाशित केले गांधी संपूर्ण वाङ्मयाच्या पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी या खंडामध्या कालखंडाप्रमाणे का खंडा, काल खंडा, हे विचार प्रकाशित झाले आहेत तर इंग्रजीमधील इलेक्ट्रॉनिक आवृत्तीचा खंड पंच्याऐंशी ते ब्याण्णव या कालखंडात काळानुसार हचार प्रकाशित झाल होत मुळात हिंदीत लिहिले या विचारांचे इंग्रजीत भाषांतर करून आनंद तो हिंगोरानी यांनी हचार प्रकाशित कलिहत्यांनी आपल्या प्रास्ताविकिवीस जुलै एकोणीशे त्रेचाळीसला त्यांची पत्नी विद्याईचा मृत्यू झाल्यानंतर सप्टेंबर एकोणीशे चौवेचाळीसपासून सेवाग्राम येथील आठ वाङ्मयाच्या मुक्कामात गांधीजी दररोज त्यांना भेटायला येत आणि दररोज सकाळी प्रार्थनेनंतर त्यांच्याशी सांत्वनपर दोन शब्द बोलत आणि त्या दिवशी चिंतन करण्याकरता काही लिहून देत ऑक्टोबर तेरा एकोणीशे चौवेचाळीस पंधरवाडाभर ते नियमितपणे लिहून देत होते आणि परत अधूनमधून लिहू लागले सेवाग्रामहून भीमगोरम येथे निसर्गोपचाराकरता जाण्यापूर्वी आनंद तो हिंगोराणी यांनी त्यांच्याकरता दररोज काहीतरी लिहिण्याची विनंती गांधीजींना केली व त्याप्रमाणे गांधीजींनी नोव्हेंबर वीस एकोणीशे सुरुवात केली जून एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये हिंगोराणी यांनी गांधीजींना हे विचार पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशित करण्याची परवानगी मागितली तेव्हा गांधीजी उद्गारले त्यात एवढे काय आहे की तू ते प्रकाशित करण्याकरता इतका उत्सुक आहेस परंतु तरीही तुला हे प्रकाशित करावसे वाटत असेल तर तू माझ्या मृत्यूनंतर प्रकाशित कर लेखकाच्या जिवंतपणी अशा गोष्टी सामान्यपणे प्रकाशित करत नसतात मी जे लिहीले आहे त्यानुसार मी जगू शकतो की नाही हे कोणाला माहीत परंतु माझ्या शेवटच्या श्वासाप्रमाणे मी या विचाराप्रमाणे जगू शकलो तर तू हे विचार प्रकाशित करू शकतोस एकोणीसशे शेचाळीसच्या शेवटपासून मात्र गांधीजींनी हे विचार लिहिणे बंद केले त्याबद्दल स्पष्टीकरण देतांना ते लिहितात माझ्या नावाखालीच्या कामाकरता मी जवळपास प्रत्येक गोष्टीचा त्याग केला आहे मी आश्रम सोडला सर्व सहकाऱ्यांना सोडले आणि हरजानकरता लिहिणेही सोडले मग मी स्वतःलाच म्हणालो की माझे हे दररोजचे विचार लिहिणेही मी बंद का करू नये अशा प्रकारे लक्षात येते की गांधीजींनी हे विचार लिहिण्याकरता जी सुरुवात केली ती आनंद तो हिंगोराणी यांच्या सांत्वनाकरिता तसेच या विचारांवर आनंद तो हिंगोराणींनी चिंतन करावे अशीही गांधीजींची इच्छा होती सुविचारांना आपल्या जीवनात नक्कीच एक स्थान असते ते चालत असताना सहज आपल्या मनाला त्यातील काही भावतात आणि कार्यप्रवृत्तही करतात मी हे विचार इथे आठ भागात मांडले आहेत ते केवळ या विचारांच्या काळखंडातील आठ खंडांमध्ये ते प्रकाशित झाले होते म्हणून बाकी दुसरे कोणतेही कारण नाही आनंद तो हिंगोराणी ज्याप्रमाणे या विचारांपासून प्रकाश मिळाला असेल तसाच आपल्यालाही मिळावा हीच इच्छा ब्रिजमोहन हेडा